प्रकरण बारा तेज तरंग ऑड्री हेप्बनच्या उतारवयात तिच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वात निकटच्या अशा तीन व्यक्ती होत्या तिचा आजन्म साथीदार रॉबर्ट वोल्टर्स मुलगा लुका दोती व मोठा मुलगा शॉन हेप्बन फेरर तिघांच्याही जीवनात ऑड्री गेल्यावर फार मोठी पोकळी निर्माण झाली त्यांच्या जीवनात ऑड्रीचे स्थान अनन्यसाधारण असे होते अशा प्रकारची पोकळी जरी भरून निघत नसली तरी मागे राहिलेल्या व्यक्तींचे जीवन तर चालूच राहते आपापले मार्ग शोधून जीवनाची वाटचाल चालूच राहते रॉब वोल्डर्स न्यूयॉर्कला गेला आपली म्हातारी आई व वयस्क बहीण यांच्याजवळ राहू लागला त्यांची काळजी घेऊ लागला व्यवसायाच्या निमित्ताने त्याचा प्रवास चालू होताच परंतु ऑड्रीच्या आठवणी मनात बाळगून तो युनिसेफच्या कामासाठीही प्रवास करीत होता आड्रीचे दोन पुत्र शॉन व लुका ऑड्रीच्या हा तिचा स्थायी भाव होता तिच्या जीवनातील खरा आनंद तिच्या उत्कट पुत्र होता ते तिच्या जीवनाचे सार्थक होते कन्या पत्नी चित्र विश्वसेविका या सर्वांपेक्षा अधिक माता ही भूमिका तिची सर्वाधिक आवडती होती इटालियन मानसशास्त्रज्ञ व विद्वान प्राध्यापक असा आंद्रेया दोती व ऑड्री यांचा मुलगा लुका एकोणीसशे सत्तरमध्ये रोममध्ये जन्मलेला घटस्फोटानंतर कायद्याने त्याचा ताबा आंद्रेयाकडे गेला लुकाचे शिक्षण रोममध्ये झाले लहानपणी बराच काळ तो ऑड्रीच्या स्वित्झर्लंडमधील घरातही राहिलेला होता ऑड्रीची आई येला त्याला सांभाळत होती आता लुका एक यशस्वी ग्राफिक डिझायनर असून रोम मध्येच आपल्या कुटुंबा सहित शांत जीवन व्यतीत करतो आईच्या आजारपणात लुका आईजवळ सतत बसून राहील शॉन मोठा असल्यामुळे त्याला इतर सर्व व्यवस्था बघावी लागेल गरीब बिचारा लुका मूकपणे अश्रू ढाळत आईच्या पायाशी बसून राहील लुका जेव्हा रोममध्ये वडिलांजवळ असे तेव्हा स्वतःला मिटून घेऊन संकोचाने शिस्तीत राहत असे परंतु स्वित्झर्लंडमध्ये आईजवळ असताना मात्र त्याचे व्यक्तिमत्व फुलून जाई आईचा त्याला खूपच लळा होता लुकाने ऑड्री इन रोम असे ऑड्रीच्या दुर्मिळ छायाचित्रांचे पुस्तक प्रकाशित केले आहे ते खूपच लोकप्रिय झालेले आहे लुकाचे नुकतेच प्रकाशित झालेले दुसरे पुस्तक ऑड्री ॲट होम केवळ गृहिणी व माता अशा भूमिका निभावताना ऑट्री जेव्हा रोममध्ये होती त्या लोकाच्या घरगुती आठवणी तिच्या स्वतःच्या काही पाककृती अशा गोष्टी लोकाच्या त्या पुस्तकात समाविष्ट आहेत लुका म्हणतो मी मोठा होईपर्यंत माझी आई ख्यातनाम अभिनेत्री आहे हे मला माहीतच नव्हते अशी माझी आई मला सोडून गेल्यावर माझ्या जीवनातील चैतन्यच निघून गेले लुका चित्रकार आहे त्याने आपल्या आईचे सुंदर चित्र पोर्ट्रेट बनवले आहे शॉन हेपन फेरर हा ऑड्री व मेल फेरर यांचा मुलगा लुकापेक्षा दहा वर्षांनी मोठा ऑड्री त्याच्याबद्दल म्हणते शॉन हा माझा मोठा मुलगा माझा बेस्ट फ्रेंड लहानपणापासूनच तो मॅच्युअर अतिशय समजूतदार तो माझा खंबीर आधार आहे कोणत्याही आईला नसेल असा सर्व बाबतीत मला त्याचा मोठा आधार असतो जन्मदास शॉनचा स्वभाव प्रेमळ मनमिळाव विचारशील असा आहे माणूस म्हणून तो खरोखर आदर्श आहे अजोड असे त्याचे व्यक्तिमत्व आहे लोक तर म्हणतात ही हॅज गोल्डन हार्ट ऑड्रीला वाटे त्याच्यासारखी व्यक्ती तिने पाहिलीच नाही तिला तिच्या मुलाचा रास्त अभिमान आहे शॉनीचे तिच्यावर मनस्वी प्रेम होते ऑड्रीने एकदा त्याला कोणाला सांगताना ऐकले कि तो कोठेही असेल स्वतःचे कुटुंब असेल तरी आईची प्रतिमा त्याच्या हृदयात सतत त्याच्या बरोबर असते ती तर त्याची जिवलग मैत्रीणही आहे शॉनीचे उद्गार ऐकल्यावर रॉटरीला जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले आईच्या मृत्यूनंतर शॉनने आपले दुःख शमविण्यासाठी आंतरिक समाधानासाठी आईच्याच कामात सक्रिय राहण्याची वाट शोधली रॉब व लुकाचा मदतीने ऑ्री हेबर मेमोरियल फंड्स ही संस्था त्याने स्थापन केली व त्या त्यातर्फे युनिसेफच्या माध्यमातून तो भरखोस काम करू लागला ऑड्रीचा मुलांच्या शिक्षणावर विशेष खरी जनजागृती होऊ शकते असा तिचा विश्वास होता शॉनने तेच क्षेत्र निवडले आफ्रिकेतील सोमालिया सुदान इथिओपिया एरिट्रिया इत्यादी देशांमध्ये दे पायाभूत सुधारणा व शिक्षण यांची नितांत आवश्यकता आहे हे जाणून त्या दिशेने पावले टाकण्याचे त्याने ठरवले आज जगातील अविकसित देशांमधील बारा कोटी गरजू मुलांचा प्राथमिक शिक्षणाची सोय त्याची संस्था करीत आहे शॉनने आपल्या आईवर एक सुंदर पुस्तक लिहिले आहे तिच्यावर अनेक लेखकांनी पुस्तके ले लिहिली असली तरीही आपल्या मातेवर लिहिलेले पुस्तक लक्षणीय आहे त्यातून जाणवते ते त्याचे उत्कट मातृप्रेमी व मानवतावादी विचारधारा ती त्याने वेळोवेळी पाठवलेल्या ईमेल्समधूनही जाणवत होती त्याची अस्वस्थता व मानसिकताही त्याच्या आईच्याच दिशेने जात आहे हे जाणवत होते आधुनिक सायन्सने मान्य केलेल्या मनाच्या पलीकडच्या अलक्ष विश्वाचे भान जागवणाऱ्या जाणिवेचा तो सतत शोध घेत आहे हे समजत होते मग मी मीही त्याला भगवद्गीता संत वाङ्मय उपनिषदे यातील व्हिडिओज फॉरवर्ड करीत होते त्यातून ईमेल्सवर चॅट होऊन त्यावर चर्चाही होत होती त्याच्या कामासंबंधीच्या व्हिडिओजमधून त्याचे वेगळे व्यक्तिमत्व दिसून येत होते या संपर्कातून प्रत्यक्ष न पाहता भेटताही त्याची चांगली ओळख झाली तो करीत असलेल्या कामाची प्रचंड व्याप्ती ध्यानात आली त्यांच्या संस्थेचा पसारा भव्य आहे कोरियामध्ये तो त्याची पत्नी व मुले यांना घेऊन गेला होता सुनामीने कोरियातील दोनशे पन्नास मुलांचे प्राण घेतले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शॉनने ट्री प्लॅनेट नावाचे एक जंगल सेऊलजवळच्या एका डोंगरावर उभारले पर्यावरण व स्मरण अशा दोन गोष्टी मनात धरून एक लाख डॉलर्स खर्च केले त्याच्या व्हिडिओज फोटो त्यावर कोरियन वर्तमानपत्रात आलेले लेख ले ले, त्याने पाठवले होते तेथे भाषण करताना शॉन म्हणतो आम्ही येथे ह्युमॅनिटेरियन अथवा एक संस्था म्हणून आलेलो ना नाही तर एक कुटुंब म्हणून आलेलो आहोत ज्या कुटुंबांनी सुनामीत आपली मुले गमावली त्यांच्या दुःखात आम्ही मनापासून सहभागी आहोत मायामी येथे टी एका मुलाखतीत त्याने आपली मुलगी एमा हिचा उल्लेख केला ती एक उत्तम कलाकार चित्रकार आहे तो अभिमानाने आपल्या मुलीबद्दल म्हणतो एमा आपल्या आजीसारखी दिसते आजीमधील कर्तृत्वाचा वारसाही काही प्रमाणात तिला मिळाला आहे 28 फेब्रुवारी 2015 या दिवशी रेअर डिसीज डेच्या निमित्ताने त्याच्या टीव्हीच्या विविध वाहिन्यांवर मुलाखती घेतल्या गेल्या त्यात त्याने सांगितले सात हजार रेअर डिसीजमुळे कोणत्या तरी असाध्य रोगाने दरवर्षी लाखो लोकांचे विशेषतः अविकसित देशातील मुलांचे प्राण जातात या निराकरण करना चिशे ही चलते एकदा एक मुलाखतीत विचारले ग मेल फेरर व ऑड्री हेबन या हॉलीवूडम जगप्रसिद्ध ख्यातनाम व्यक्ति से चिरंजीव या दोवती झगमगत्या कीर्ति से वलय होते तो माला का त्वरित उत्तर दिल कि मी परमेश्वरा आभार मानते कि मैं हॉलीवूड मे वाढ़ नहीं स्वित्झर्लंडमध्ये एका खेड्यात निसर्गरम्य परिसरात माझ्या आईवडिलांनी एक मोठा बंगला घेतला होता हॉलिवूडच्या कोलाहालापासून दूर अशा शांत जागी त्यांनी स्वतःचे घर केले तेथे त्याचे बालपण गेले त्याचे मित्र म्हणजे शेतकऱ्यांची व शिक्षकांची मुले होती शॉन लहान ऑड्री लॉस एंजेलिसला चित्रीकरणासाठी जाताना शॉनला बरोबर घेऊन जायची पण तो शाळेत जाऊ लागल्यावर मात्र सलग नऊ वर्षे तिने चित्रपटांचे काम स्वीकारले नाही व संपूर्ण लक्ष शॉनच्या संगोपनाकडे दिले त्याला शाळेत पोचवायलाही ती स्वतः जात असे त्याचा अभ्यास घेत असे परीक्षेच्या दिवशी तर त्याची विशेष उजळणी करून घेत असे शॉनला वाटते ऑड्री प्रथम त्याची अत्यंत प्रेमळ व कर्तव्य अशी आई होती व नंतर अभिनेत्री क्लिंटन ने आपल्या एका पुस्तकाला एका आफ्रिकन म्हणीनुसार शीर्षक दिले होते इट टेक्स अ व्हिलेज ऑड्रीला त्याचेही भान होते ती आवर्जून आपल्या भाषणात त्या पुस्तकाचा उल्लेख करीत असे व सर्वांना सांगत असे मुलांच्या संगोपनासाठी फक्त आईवडील पुरेसे नाहीत तर शिक्षक डॉक्टर्स शेजारी हे तर आहेतच पण संपूर्ण जग एक खेडे असून या ग्लोबल विलेजमधील सगळ्यांचीच ही जबाबदारी असते आईचा शॉन या आई का वेवाभाव पहा एक रवीन्द्रनाथ टागोर से एक वचन ईमेल ने पाठले आय स्लेप्ड एंड ड्रेम्ड दैट लाइफ वॉज जॉय आय अवोक एंड सॉ दैट लाइफ वॉज सर्विज आय ऐक्टेड एंड बिहोल्ड सर्विस् वॉज जॉय तैयार शॉन ने लगे उत्तर पाठले हो आई कधी कधी टागोरानी वचने उद्धृत करीत एकदा शॉनने चक्क देवनागरीत लिहिले नमस्ते व पुढे नेहमीप्रमाणे इंग्लिशमध्ये लिहिले होते स्पेन मधील ग्रनाडामध्ये दरवर्षी जुन्या चित्रपटांचा महोत्सव असतो दरवर्षी एका जुन्या विख्यात नटाचे अथवा नटीचे चित्रपट दाखवले जातात तो त्याचा प्रेसिडेंट आहे त्याला सर्व व्यवस्था बघावी लागते त्या गॅरी कुपरचे चित्रपट दाखवण्यात आले सेवाभावी संस्थांचे से काम व चित्रपटसृष्टीतील काम यासाठी जणू पायावर भोवरा असल्यासारखे देशोदेशी से प्रवास चालू असतात परंतु खरे त्याने स्वतःचे जीवन अर्पण केले आहे ते अविकसित देशातील गरजू मुलांसाठी शॉनने एकदा लिहिले खरोखर तो तर सतत आईने सुरू केलेल्या कामातच अधिकाधिक व्यग्र असतो गेली वीस वर्षे अविरत जीवनाचे सार्थक वाटावे असे हे काम ती आता असती तर तिला शक्य असते तर तर तिला हे नक्कीच आवडले असते तिच्यामुळेच हा पत्रव्यवहार रोजच्या रोज दिवसांमागून दिवस स्वतला इतरांसाठी जिजवणे वारसा हक्काने वाट्याला आलेले स्वत निवडलेले काम करीत राहणे त्यात ऐशाराम स्वतकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळच होत नाही वाक्य पूर्ण न करता टिंबटिंब घालून लिहिणे ही शानची लेखन शैली जगभरातील पीडित मुलांचे कुपोषण बघून त्यांची अफाट संख्या बघून शॉन व्यथित होतो व लिहितो अनिश्चित असुरक्षित निळ्या आकाशात काळे राजहस तरंगताना दिसत असतात कामात अनेक अडथळे येत असतात मन शांत ठेवणे कठीण जाते मला वाटे सतत दुःखाच्या स्पंदनांचा नकारात्मक परिणाम त्याच्या आईप्रमाणे त्याच्यावरही होत असावा का आपल्या आध्यात्मिक विचारसरणीनुसार त्याने जर पीडित बालकांच्या व्यथा जाणून येणारी नकारात्मक स्पंदने झेलण्याऐवजी त्यांच्याकडे जर सकारात्मक आशावादी स्पंदने पाठवली तर त्याचा स्वतःचा आनंद तो टिकवू शकेल व भोती आनंदी सहनशील वातावरण पसरवू शकेल मला मनात आले खरेतर तर आपले अध्यात्म जे आपल्याला शिकवते सुखी संतोषा न यावे दुखी विषादा न भजावे, लाभा लाभालाभ न धरावे मना माझी या ज्ञानेश्वरांच्या उक्तीमधील समतोल वृत्तीचे महत्त्व सांगणारी नुसती ओळख जरी ऑडरीला झाली असती तर ती अधिक दिवस जगू शकली असती का स्वतःचा मृत्यू समीप आल्यावर ऑडरी अलिप्त झाली होती परंतु पीडित बालकांचे हाल यातना बघून मात्र तिच्या मनाची सकसता आनंदी वृत्ती ढळत होती शेवटच्या श्वासापर्यंत त्या व्यथा तिच्या मनाला जाळत राहिल्या व तो शेवटचा श्वास त्या दुखाने लवकर आणला असावा का असाही विचार मनात आला तिने भोगलेले दुःख व जगात पाहिलेले दुःख तिच्या आरोग्यावर झपाट्याने परिणाम करीत केले परंतु शॉन जीवनाच्या तत्वज्ञानावरील अनेक पुस्तके वाचत असतो त्यात आपल्या आईवर लिहिलेलं पुस्तक तर अप्रतिम आहे आई वडिलांविषयी मनस्वी श्रद्धा प्रेम विश्वास तिच्या जीवन मूल्यांवरील अपार निष्ठा याचा वैचारिक व भावनिक आविष्कार त्याच्या पुस्तकात प्रकर्षाने जाणवतो ते एक ओघवते उत्कट असे प्रघटन आहे शॉनने स्वतःचे करिअर अठराव्या वर्षी सुरू केले विद्यापीठातील पदवी परीक्षेनंतर लगेच तो एका चित्रपटाचा निर्माता झाला एका चित्रपटात त्याने आईलाही काम दिले व तो दिग्दर्शित केला निर्माता दिग्दर्शक वितरक अशा हॉलिवूडच्या अनेक क्षेत्रांमध्ये भरपूर यश व पैसा मिळवला त्याची दूरदर्शन मालिका जगभर गाजली आता मात्र त्याला चित्रपट निर्मिती क्वचित कधीतरी एक छंद म्हणून करण्यास आवडते मी त्याला एकदा विचारले बॉलिवूडची तुला काय माहिती आहे त्याचे चटकन उत्तर आले आमिर खान माझा मित्र आहे कारण तो ह्युमॅनिटेरियन आहे आज तरुण पिढीलाही ऑड्री हे पण माहीत आहे त्याचे कारण ऑड्रीचा करिश्मा अभिनय व्यक्तिमत्व हे तर आहेच पण समयीत तेल घालून ती ज्योत अखंड तेवती ठेवण्याचे श्रेय मात्र शॉनला आहे आईच्या असंख्य आठवणी शॉनच्या मनात घर करून राहिल्या आहेत परंतु साध्या आठवणींच्या मागे काही सूक्ष्म आठवणी दडलेल्या असतात हे आधी लक्षात येत नाही डोळे मिटल्यावर हृदयाच्या तळातून त्या आठवणी वर येतात आणि हळूहळू स्पष्टपणे दृग्गोचर होऊ लागतात असे त्याला नेहमीच जाणवते शॉन हेबन फेररने आपल्या आईवर लिहिलेले पुस्तक बेस्ट झालेले आहे मुळात इंग्रजी असलेल्या या पुस्तकाचे जर्मन स्पॅनिश इटालियन पोलिश चिनी इत्यादी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत आता तर सर्व भाषांमध्ये ई बुक्सही झालेली आहेत काही भाषांमध्ये दुसऱ्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत त्यातून येणारे सारे मानधन मिळकत त्याने स्थापन केलेल्या ऑड्री हेपन चिल्ड्रन्स फंड्स या संस्थेत जमा होते शॉनची आई युनिसेफची ब्रँड अँबॅसेडर होती शॉन स्वसंस्थापित संस्थेचा प्रेसिडेंट असून आईकडून वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीचा फार मोठा सदुपयोग करीत आहे त्यासाठी फंड रेझिंगचे कार्यक्रम तो आयोजित करतो त्याच्या ट्रस्टचे काम तोही युनिसेफच्या माध्यमातून करतो नुकतीच आपल्या भावावर लुकावर ही जबाबदारी सोपवली आहे युनिसेफ ही मानवतावादी संस्था आहे केवळ धर्मादाय संस्था नाही दुष्काळग्रस्त यादवी युद्धांनी त्रस्त रोगग्रस्त मागासलेल्या देशांमध्ये अन्न वाटप पाणी व्यवस्था रोगप्रतिबंधक लस रोगांवर उपाय हे काम युनिसेफ करीत असले तरी गरजूंनी हात पसरावेत व युनिसेफने फक्त दान करावे असे युनिसेफचे मर्यादित उद्दिष्ट नाही तर सर्वांगीण प्रगती शिक्षण कायद्यांचे नियमपालन अर्थार्जनासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देणे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून सशक्त स्वावलंबन शिकवणे हा खरा युनिसेफचा हेतु आहे शॉनच्या आईने शॉनला हे आई सांगून त्याच्यात एक द्रष्टा निर्माण अशी शिकवण त्याला दिली आईचे उपजत गुण घेऊन आलेला शॉनही त्या गरीब जगातील दुःखाविषयी संवेदनशील आहे त्याला आपल्या आईकडून तिच्या भाषणातून रोजच्या संभाषणातून समाजसेवेचे से जणू बाळकडूच मिळालेले आहे तोही आपल्या मुलांमध्ये हे भान जागवण्याचा प्रयत्न करतो गेल्या दहा वर्षात त्याच्या आईने निर्माण केलेल्या सेवेचा ओघ तसाच वाहता राहिला आहे ऑड्री हे पुस्तकाच्या निमित्ताने वर्षभर ईमेलद्वारा झालेला संपर्क एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला आपल्या ऋषींनी लिहून ठेवले आहे मातृदेवो भव याची जाण याचे साक्षात उदाहरण पाश्चात्य जगातील झगमगत्या वातावरणात सापडते हे एक आश्चर्यच आहे ऑड्रीने आपल्या विलक्षण संवेदनशील मनाच्या बुद्धिमान सर्जनशील कर्तृत्ववान मुलाच्या हृदयात मानवतेच्या संकल्पनेचे बीज पेरले परंतु भोवतीच्या चंगळवादी स्वार्थी वातावरणात ते बीज रुजले कसे अंकुरले कसे व त्याचा वटवृक्ष झाला कसा याची कहाणी हृदयंगम आहे ऑड्रीचा एकाच गोष्टीवर विश्वास होता प्रेम या तत्वावर तिची अपार निष्ठा होती अधळ श्रद्धा होती प्रेम उभारी देते निर्व्याज आनंद देते मोडतोड सावरते शेवट गोड करते असे ऑड्री म्हणते आणि मग कबीरवाणी प्रकर्षाने आठवते पोथी पडकर जगमु पंडित भयान कोये ढाई अखर प्रेम के जो पढे सो पंडित होय एक लिजंडरी व्यक्तिमत्व अनंतात विलीन झाले त्याला बावीस वर्षे उलटून गेली तरीही त्या व्यक्तिमत्वाचे तेज तरंग ऑड्री हेपर्न चिल्ड्रन्स फंडच्या रूपात जगाच्या आसमंतात उमटत राहिले आहेत त्याची चमचम आपण जितकी निरखून पाहावी तेवढी तेजस्वी दिसत राहते